पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील प्रकरण एकोणीसावे महात्माजींचा स्वर्गवास हल्लीच्या स्वातंत्र्याच्या काळात कोणतीही एखादी सुधारणा करण्याचे मनात आणले व मोठ्या सुखा समाधानात जरी देह ठेवला तरी सार्वजनिक कार्य इतके काही खडतर असते की त्याचा मनुष्य प्रकृतीवर झपाट्याने परिणाम झाल्याशिवाय राहत नाही त्यातून महात्मा फुले सर्व सुधारणांना एकाच वेळी आणि तीही झपाट्याने सुरुवात केली त्यातून घरी सोहळा आणि दारिद्र्य सोपतीही बेता बाताचे सार्वजनिक कामे अगर संस्था चालवि्यांना पैशाची अडचण दत्त म्हणून पुढे उभी चोहन करून विरोधाचा मारा गरीब दुबळ्या लोकांची व धर्माची होत असलेली दुर्दशा पाहून होणारे क्लेश यांच्या सुधाणेविषयी वाटणारी तळमळ आणि त्याकरता सोसावी लागणारे कष्ट या साऱ्या गोष्टींचा त्यांच्या शरीरावर दिवसेंदिवस सारखा दुष्परिणाम होत होता त्यात मध्यंतरी पक्षाघाताच्या आधारामुळे त्यांची प्रकृती फारच खालवली होती ओतूरच्या खटल्यात विजय आता शेवटी ओतूरच्या खटल्याच्या अखेर अपिलाचा निकाल आपल्या हृदयातीत व्हावा व स्वजनिक सद्धर्म पुस्तक छापून तयार व्हावे एवढीच महात्माजींची आशा शिल्लक रॅली होती त्याप्रमाणे शेवटी तारीख आठ एक अठराशे नव्वद रोजी ओतूरच्या दाव्याच्या अपिलाचा मुंबई हायकोर्टाने अखेरचा निकाल दिला त्यात पुन्हा भटजींना अपयश येऊन कोंडाजी पाटील हे दावा जिंकले व समाजावरचे हे कायद्याच्या कातेचे गंडांतर मोठ्या मुश्किनीने टळले हा निकाल ऐकून म्हातारपणीय शेवटचे यश मिळाल्याबद्दल महात्माजीना आनंद वाटणे साहजिकच होते सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकाची इच्छा झाली पूर्ण आता फक्त सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकाची त्यांना फिकी उरली होती परंतु पशाच्या अभावी त्यांना यावेळी आपली इच्छा पूर्ण करता येईना शेवटी ही, ही त्यांनी आपल्या मित्रांना निवेदन केली तेव्हा त्यांचे बालपणचे मित्र मोरो विठ्ठल वाळवेकर व राब डॉक्टर विश्राम रामजी घोले या उभय त्यांनी त्यांना या कामी मदत करण्याचे कबूल कर केले तेव्हा महात्माजींनी तो ग्रंथ छापून प्रसिद्ध करण्यासाठी आपले चिरंजू यशवंतराव आणि वर दिलेले दोघे मित्र या तिघांच्या हावाली केला व सदर पुस्तकास राव व यांनी अभिप्राय जोडावा अशी इच्छा प्रसित केली त्याप्रमाणे रा व यांनी अभिप्राय लिहून तो या ग्रंथात जोडला आणि ग्रंथ छापावयास टाकला महात्म्याचा शेवटचा उद्देश सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक छापाव्या सुरुवात झाल्याबरोबर महात्माजींना मोठ्या आनंदाला जन्मास येऊन आपण जे कर्तव्य करावेसे होते ते आपण केले व आपले ते कार्य सरवळ्यास आपल्या पाठीमागे पुष्कळ मंडळी आहे हे पाहून त्यांना समाधान वाटू लागले व वा आता हे हे आपला अंत्यसमय जवळ आला आहे हे पाहून त्यांनी मुंबई पुण्याच्या सत्यशोधक मंडळी आपल्या भेटीस बोलाविले त्यावेळी महात्माजींचे जी आवडते शिष्य धोनीराम नामदेव त्यांचे सहकारी मित्र कैलासवासी कृष्णराव भालेकर रामय्या व्यंकय्या अय्यावारू राब डॉक्टर गोवंडे राब डॉक्टर घोले राव आळवेकर राब नारायण मेघाजी लोखंडे जेपी पी वगैरे प्रमुख मंडळी यांना भेटाव्यास आली तेव्हा त्यांनी आपले मृत्यूपत्र तयार केले आणि आपली प्रिय भार्या व चिरंजीव यशवंतराव फुले यांना मंडळीच्या हवाली करून ते मंडळीस म्हणाले यांना तुम्ही आता सांभाळा व आपण हाती घेतलेल्या सत्यशोधक समाजाच्या पवित्र चळवळीस नेटाने पुढे चालवा माझी तुमची ही शेवटची भेट आहे महात्माजींच्या तोंडूनवरील शब्द ऐकल्याबरोबर सर्व मंडळीस गाईवर आला व सर्वांचे डोळे पाण्याने भरून आले अतिदुःामुळे कोणाच्या सोडातून शब्द पुटेना सर्वांचे खंड दाटून ते पाहून महात्माजी मुंडईस म्हणाले जन्माला येऊन जे कर्तव्य करायचे होते ते मी केले या मला तुम्ही सर्वांनी मदत केली माझी धर्मपत्नी साध्वी सावित्रीबाई व पुत्र यशवंतराव यांनाही तुम्हाप्रमाणेच कर्तव्य करण्याची इच्छा आहे व त्याप्रमाणे त्यांनी आतापर्यंत यथाशक्ती ते आहे व पुढे ते तुम्हाला या मदत करतील यात शंका नाही माझी तुमची तातारूड होऊ नये असे तुम्हास वाटते परंतु हा मृत्यूलोक आहे येथून सर्व थोर लोक गेले आहेत व थोरच मार्ग प्रत्येकाचा आहे हे तुम्ही जाणताच तुमची सगळ्यांची सत्यधर्मावर ईश्वरावर व दीनदुब्यांवर असलेली निष्ठा व मी प्रस्थापित केलेल्या पवित्र अशा सत्यशोधक समाजाचे कार्य पुढे चालविण्याबद्दलची उत्कंठा पाहून मला देहताग करण्यास अतिशय आनंद वाटतो तुम्ही दुःख करण्याचे काही कारण नाही मी जर आज तुमच्यातून निघून जात आहे असे तुम्हाला वाटते तरी पण माझा अंतरात्मा तुम्हाला सत्कृत्यात सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही माझ्या पाठीमागे तुम्ही सत्यशोधक समाजाची एकनिष्ठेने सेवा करून न्यायनीतीने वागा या कामी ईश्वर तुम्ही मदत केल्याशिवाय राहणार नाही कारण तुमच्या पाठीशी सत्य आहे पण हे लक्षात ठेवा की सन्मार्गाने चालताना तुमच्यावर पूर्वीहून दुर्दैल प्रसंग येतील परंतु तुम्ही प्राणांतही सत्य सोडू नका इतके सांगून आता तुमचा शेवटचा निरोवून घेतो अशा प्रकारे या महात्म्याने मंडईस हा शेवटचा उपदेश केला व तारीख 28 नोव्हेंबर इसवीस अठराशे नव्वद रोजी गुरुवारी रात्रीचे बरोबर एक वाजल्यानंतर या महापुरुषाने एक तास ईश्वरची प्रार्थना केली आणि बरोबर दोन वाजून सुवीस मिनिटांनी आपले अवतारकृत्य पुरे करून ते ईश्वरस्वरूपी लीन झाले महाराष्ट्रावर शोककळा पसरली या महात्म्याने इहलोकाचा त्याग केला त्यावेळी महाराष्ट्रातील सारी सुज्ञ ब्राह्मण ब्राह्मणेतर जनता हळहळी महात्माजींच्या अंत्यविधी साजरा केला त्याप्रसंगी यशवंतराव फुले यांनी जी ईश्वर प्रार्थना केली होती ती त्यावेळीच्या दिनबंधू पत्रामधून प्रसिद्ध झाली होती महात्माजी ईश्वरस्वरुपी लीन होण्यापूर्वी तारा केल्यामुळे मुंबई वगैरे ठिकांची मंडळी आली होती महात्माजींच्या स्वर्गवासाची बातमी कळली तेव्हा अनेक गुरुग्रीवांच्या व महार डोळ्यातून दुःखाश्रूंची टिपली अब्बलांच्या अवाली दिनदुबळ्यांचा कैवारी व पुणे नगरीचा हिरा आज गमावला गेल्यामुळे साऱ्या नगरीत उदासीनता पसरली होती महात्माजींचे कट्टे दुश्मन भिक्षुकशाहीचे पुरस्कर्ते ते देखील मनात या महात्म्याचे गुण आठवत होते या महात्म्याच्या अंतरात्म्याबरोबर लगेच मागोमाग तारीख अठ्ठावीस शुक्रवारी सकाळी आठ वाजता या महात्म्याच्या कायेनेही पुणे शहरास दर्शन देऊन शिवटचा निरोप दिला या पुण्यपुरुषाचे जीवन सर्व जातींकरता सारखे खर्च झाले होते म्हणून त्यांच्या पवित्र कायेला सर्व जातीच्या लोकांनी आपला खांदा दिला त्यांच्या स्मशान यात्रेला महारामांगांपासून ब्राह्मणपर्यंत सर्व जातींचे नव्हे तर मुसलमान धर्माचे देखील मिळून दीड दोन हजारापर्यंत लोक होते नियोजित स्थळी पोहोचल्यावर तेथे कृष्णराव भालेकर राब न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे राब डॉक्टर गोहले राब डॉक्टर गोवंडे श्री वाळवेकर सुवर्धपत्रिकेचे संपादक राब नारायणराव लोखंडे जे रामय्या व्यंकय्या अय्यावरो ज्ञानोबा कृष्णाची ससाने पंडित धोंडीराम व फुले यांची या महात्म्याविषयी गुणवर्णनपर व्याख्याने होऊन या पुण्यपुरुषाच्या पवित्र कायेचे सर्वांनी अक्षरशःदर्शन घेतले व तेथेच दुपारचे बारा वाजता या महात्म्याचे चरित्र संपले महात्माजींची दुःखवार्ता दीनबंधू सुबोध पत्रिका ज्ञानप्रकाश इत्यादी पत्रातून प्रसिद्ध होऊन त्या पत्रांनी मृत्यूलेख लिहिले व पुणे आणि मुंबई येथे समाजातर्फे सभा भरून दुःख प्रदर्शन करण्यात आले असून महात्माजींनी इहलोकीचा त्याग करण्याला पुरा एक महिना लोटत नाही तोच यशवंतराव फुले यांनी या महापुरुषाचे अल्पचरित्र लिहून प्रसिद्ध केले त्यावेळी केले सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक छापून तयार झाले महात्माजी नंतर थोडक्याच दिवसात यशवंतरावांनी डॉक्टरची डिग्री मिळवली व ते अहमदनगर येथील फौजेवर मिलिटरी डॉक्टरच्या कामावर दाखल झाले ते पलटन नंबर एकशे वर काम करीत असत पुढे पुण्यात पहिला प्रेग सुरू झाला त्यावेळी सावित्रीबाई माऊलीचा सा व यशवंतरावांचा अंत झाला यशवंतरावांना एक मुलगी झाली होती ती हल्ली पुण्यास आह महात्माजींच्या त्यावेळी राहत्या वाड्यात हल्ली सावता माळी फ्री बोर्डिंग सुरु आहा